अध्याय एकशे अठ्याहत्तरावा बोधगीता भीष्म म्हणाले याविषयी पूर्वी शांतीसंपन्न अशा विदेह देशाधिपती जनकाने केलेले भाषण प्राचीन इतिहास रूपाने सांगत असतात ते भाषण असे जनक म्हणाला आता माझे काहीच नसल्यामुळे अर्थात संसाराचा आणि माझा संबंध तुटल्यामुळे माझे द्रव्य अनंत असे परब्रह्म हेच आहे आता मिथिला नगरी जरी प्रदीप्त झाली तरी माझे काहीच दग्ध होणार नाही युधिष्ठिरा याच विषयी बोद्धस ज्ञानी पुरुषाचे काही श्लोक सांगतात ते ऐक वैराग्यामुळे शांतीसंपन्न झालेल्या व शास्त्र आणि तत्वज्ञान यांच्या योगाने तृप्त असलेल्या बोद्धमुनीला राजा नहुषपुत्र याने प्रश्न केला कि हे महाज्ञानी आपण कोणत्या ज्ञानाचा अवलंब केल्यामुळे शांत आणि सुखी होऊन संचार करीत आह या शांती संबंधाने आपण मला उपदेश करा मी दुसऱ्याच्या उपदेशाच्या अनुरोधाने वागत असून कोणालाही उपदेश करीत नसतो माझ्या उपदेशाचे स्वरूप मात्र मी तुला सांगतो त्याचा तू स्वतःच विचार कर पिंगला कुरुरस पक्षी सर्प मकरंदाचा शोध करणारे भ्रमर बाण करणारा पुरुष व एक कुमारिका हे सहा जण माझे गुरु होत भीष्म म्हणाले राजा आशा ही फार बलवत्तर आहे नैराश्य हेच उत्कृष्ट प्रकारचे सुख होय आपल्या आशेची निराशा केल्यामुळेच पिंगलानामक वेश्येला सुखात घोरत पडता आले कुरूरसंज्ञक पक्षाने काही माउस तोंडात धरले होते यामुळे ज्याच्यापाशी माउस नव्हते ते पक्षी त्याचा वध करू लागले हे पाहून त्या कुरुराने ते माउस टाकून दिले यामुळे त्याला सुख झाले घर बांधण्याचा खटाटोप हा केवळ दुःखाच कारणीभूत आहे तो केव्हाही सुखदायक होत नाही सर्प हा दुसऱ्याने केलेल्या ग्रहामध्येच प्रवेश करतो व त्यामुळे सुख पावतो भ्रमराप्रमाणे भैक्षवृत्तीचा आश्रय करणारे मुनी कोणत्याही प्राण्याशी द्रोह न करिता सुखाने नांदत असतात अंतःकरण बाण करणाऱ्या मग्न होऊन गेलेला असल्यामुळे कोणा एका बाण करणाऱ्या मनुष्याला जवळून जरी राजाची स्वारी गेली तरीही कळले नाही अशाच प्रकारची अशाच प्रकारची एकाग्रता असली पाहिजे एका कुमारीने काकणे पुष्कळ असली म्हणजे ती वाचतात म्हणून हातात एक एकच काकण ठेवून बाकीची पिचवून टाकली हे उदाहरण घेऊन अनेकांचा सहवास असला म्हणजे प्रत्यही कल होतो व दोघांचा एकत्रवास असल्यास संवाद होत असतो याप्रमुळं मी एकताच संचार करीत असतो असे बौद्धमुनी म्हणाला ओम तत्स